स्कंद सहावा अध्याय बावीसावा राजकन्या एकावली एके दिवशी सकाळी उठून ती सुंदरी सखींसह तिचे से रक्षण करीत चालले होते मीही त्यावेळी गेले होते आम्ही दोघीही आनंदाने क्रीडा करीत होतो त्याचवेळी कालकेतू नावाचा बलाढ्य दान त्या ठिकाणी आयुधांसह आणि अने अनेक राक्षसांसह प्राप्त झाला त्याने क्रीडा अशा एकावलीला पाहिले तेव्हा मी एकावलीला म्हणाले हा सांप्रत कोणीतरी राक्षस उपस्थित झाला आहे म्हणून आपण आपल्या रक्षकांच्या मध्ये जाऊया आम्ही भीतीने आमच्या रक्षकांकडे गेलो पण कन्येला पाहून कालकेतू व्याकुल झाला प्रचंड गदा घेऊन तो तेथे आला त्याने आक्रोश करणाऱ्या त्या राजकन्येला पकडले तेव्हा मी पुढे होऊन म्हणाले हे दानवा मला धर पण हिला पण तो दानव तिला घेऊन गेला आमच्या रक्षकांचे आणि त्याचे तुमूल युद्ध झाले अखेर आमच्या रक्षकांचा वध करून त्या कालकेतून राजकन्याला पळवले तेव्हा मी ही माझ्या सखीच्या शेवटी मी तिच्या जवळ गेले तेव्हा माझ्या गळ्यात मिठी घालून ती रडू लागली त्यावेळी कालकेतू मला म्हणाला ह्या तुझ्या सुंदर सखीला तू धीराच्या गोष्टी सांग तसेच तिला सांग आज आपण सुंदर नगरात जाणार आहोत तुझ्यावर मोहित झाल्याने मी तुझा दास झालो आहे असे म्हणून त्याने आम्हाला रथात बसवले आणि तो वेगाने स्वस्थानाकडे गेला तेथे मला एकावलीला एका, एका शुभ्र गृहामध्ये ठेवून त्याने आमच्या भोवती कोट्यवधी राक्षसांचा पहारा बसवला नंतर दुसऱ्या दिवशी तो दानव मला म्हणाला तू तु तुझ्या सखीला सांग की हे सुंदरी तू माझी पत्नी होऊन यथे सुख भोग हो। हे सर्व राज्य तुझेच असून मी तर तुझा दास आहे तेव्हा मी म्हणाले हे प्रभू हे शब्द उच्चारण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही हे ऐकून तू दुःखी झाला आणि माझ्या सखीला म्हणाला हे कृषोदरी तूच माझ्यावर कामाची मोहिनी टाकली आहेस मी तुझ्या आधीन झालो असल्याने तू माझा स्वीकार कर कारण तुझे यवन व्यर्थ जात आहे म्हणून पती या नात्याने तू माझा स्वीकार कर एकावली म्हणाली हवाच्या राजपुत्राला मी मनाने वरले आहे माझ्या पित्यानेही तसेच ठरवले आहे तेव्हा मी दुसरा पती करणार नाही माझा पिता मला जाला अर्पण करील तोच माझा पती असे एकावलीने सांगितले काम कामविमल झालेला पापी काही एक ऐकेना त्याचे नगर पाताळात असून संप्रत माझी सखी तेथेच आहे मी मात्र दुःख व्याकुलहून संचार करीत आहे तिचे बोलणे ऐकून एकवीर म्हणाला तू त्या नगरातून कशी आलीस तिच्या पित्याने तिला हय अर्पण करण्याचे कसे ठरवले मी हय नावाचा राजा असून तुझी सखी जर माझ्यासाठी त्या राक्षसाचा तू ते स्थळ दाखव तिच्या पित्याने तिला सोडवून आणण्याचा प्रयत्न का केला नाही तेव्हा तू मला विस्तारपूर्वक सर्व वृत्तांत सांग यशोवती म्हणाली मला बालपणीच बीज वाढ असा भगवतीचा मंत्र प्राप्त झाला आहे तेव्हा त्या सर्वश्रेष्ठ आदिशक्तीचे मी चिंतन केले आणि तिच्या मंत्राचा जप केला तेव्हा ती देवी माझ्या स्वप्नातून म्हणाली हे कन्या तू सत्वर संगीरावर जा तेथेच तो नृश्रेष्ठ है है येईल त्या महाबलाढ्य एकवीराला दत्तात्रय मुनी महाविद्या नावाचा माझा मंत्र दिला आहे तो माझी उपासना करतो तो राजा नित्य चिंतन करतो वहत करूं, तो तो तोच या राक्षसाचा वध करून तुझे दुःख नष्ट करीत निपुण असल्यामुळे वृत्तांत सांगतास ती प्रसन्न झाली ती म्हणाली हे प्रिय ती भगवती सत्यवचनी आहे हे राजा त्यामुळे मी सांप्रत या स्थानी येऊन बसले आहे महादेवीच्या प्रसादाने मला मार्गाचे ज्ञान झाले हे राजा माझे दुखाचे कारण मी कथन केले आता मला त्या राजपुत्राविषयी सांग अध्याय बावीसावा समाप्त